वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग बावीसावा अंतकरणातील व्यथेने लक्ष्मण अत्यंत मलान झाला होता तो अतिशय संतापला होता चिडलेल्या हत्तीप्रमाणे क्रोधाने त्याचे डोळे वटारले होते सुहृद बंधूला जवळ बसवून घेऊन राम त्याच्याशी बोलला धीर गंभीर रामाने धैर्याने आपले मनसामर्थ्य स्थिर ठेवले होते तो म्हणाला राम राग आणि शोक आवरून आणि केवळ धैर्याचा अवलंब करून मनातून अपमानाचा भाव काढून टाकून आणि अतिशय आनंदित मनाने जे पुढे आले आहे त्याचा स्वीकार करून माझ्या अभिषेका करता जे उत्तम उत्तम सज्य करून ठेवले आहे ते सारे झटकन आवरून टाक जे काही करायचं ते मनात कसली चलबिचल होऊ न देता कर <coughs> लक्ष्मणा माझ्या अभिषेकाकरता ज्या त्वरेने ही सामग्री आणली तीच त्वरा आता माझ्या अभिषेक का समाप्तीच्या कामी लागू माझ्या अभिषेकामुळे जिच्या मनाला क्लेश होतात त्या आपल्या मातेच्या मनात शंका न राहीलासे कर तिला शंकायुक्त भय मनात वाटत राहिले तर त्याची क्षणभर सुद्धा उपेक्षा करणे मला शक्य होणार नाही मातेला किंवा मा पित्याला न आवडणारी गोष्ट मी जाणता किंवा अजाणता कधी केल्याचे मला स्मरण नाही माझे वडील सत्य बोलणारे सत्याला बांधलेले आणि सदा सत्यासाठी सत्या झटणारे परलोकाचे त्यांना भय आहे ते भय मुक्त हे अभिषेक कार्य जर मागे घेतले नाही तर त्याना सुद्धा सत्य झाले नाही असा मनस्ताप होईल आणि तो ताप मला संत्रस्त करेल म्हणून लक्ष्मणा हा अभिषेकाचा कार्यक्रम आवरून नंतरच मी या नगराहून वनात जाऊ इच्छितो मी आताच देश सोडून गेल्याने राजपुत्री कैकही संतुष्ट होईल आणि मग मा निश्चिंत मनाने तिने आपल्या पुत्राला भरताला अभिषेक करावा मी जाडेफरडे वस्त्र आणि कातडे पांखरून जटाजूट वाढवून आरळण्यात गेलो म्हणजे कैकईला समाधान होईल ज्याने या विचाराची प्रेरणा दिली आणि त्यावर मन उत्कटतेने लावले त्याला क्लेश देणे माझ्याने होणार नाही मी निघून जाणार आता विलंब नको लक्ष्मणा मला देशाबाहेर घालून देण्यामागे आणि दिलेले राज्य परत मागे घेण्यामागे दैवच आहे असे आपण मानले पाहिजे कारण कैकईच्या मनातील भाव जर दैवानेच प्रेरित न म्हटला तर मला दुःख होईल असे करण्याला काही काही अनुकूल कशी झाली असती प्रिय लक्ष्मणा तुला ठाऊकच आहे की चा, चा मी मातामध्ये कधी भेदभाव केलेला नाही तिचाही माझ्या बाबतीत किंवा स्वतःच्या मुलाच्या बाबतीत पूर्वी कधी भेदभाव नव्हता त्यामुळे मी अभिषेकाचा विचार सोडून द्यावा देशाबाहेर निघून जावे अशा प्रकारची तीव्र दुर्वर्चने तिने जी काढली त्यांना दैवा दुसरे काही कारण मी मानित नाही नाही तर उत्तम स्वभावाची गुणवान ही राजपुत्री सामान्य स्त्रीप्रमाणे आपल्या पतीच्या पुढ्यात मला असे कसे, कसे बोलली असती पण दैवाची लीला न करणारे पंचमहाभूताना सुद्धा त्याचा पाडाव करता येणार नाही त्यामुळेच तिच्या माझ्या वाट्यालाही हुटीर अशी आली ज्या जा दैवाची जाण परिणामाखेरीस वेगळ्या रीतीने होत नाही त्या दिवशी दोन हात करण्याची कोणा मनुष्याची शक्ती आहे सुखदुःख भयक्रोध लाभ हानी जन्म मृत्यू या स्वरूपाचे माणसाला जे काही घडते ते खरोखर तप करणारे ऋषी सुद्धा दैवाच्याच हातची खेळणी बनतात कडक नियम टाकून देऊन ते काम क्रोध विकाराने भ्रष्ट होतात प्रयत्नपूर्वक सुरू केलेले परतवून लावून ध्यानी मनी नसलेले अकस्मात घडून येते ही दैवाचीच कृती असली पाहिजे हित्व जाणून स्वतःवर बंधन घालून घेतल्यामुळे अभिषेकाचा कार्यक्रम फसला असला तरी मला त्याचे दुःख वाटत नाही म्हणून तू सुद्धा दुःख मनातून काढून टाकून माझ्या मताप्रमाणे वागून सत्वर हे अभिषेकासंबंधीचे कार्य आवरून टाक अभिषेकाकरता भरून आणलेल्या या सर्व घागरीतील पाण्याने लक्ष्मणा तापसव्रतासारंभीचे तापसर माझे स्नान होईल किंवा नकोच राज्याचे द्रव्य ज्याच्यात लागले आहे ते घेऊन मला काय करायचे मी स्वतः डोक्यावरून आणलेल्या पाण्याने माझा व्रतारंभ होईल राज्य लक्ष्मी हातून गेली म्हणून लक्ष्मणा तो संताप करू नकोस राज्य काय वनवास काय वनवास हाच महाफलदायी लक्ष्मणा माझ्या राज्य प्राप्तीच्या बाबतीत धाकट्या आईने विघ्न आणले आपण मनात शंका घेता का माने ती दैवाच्या आधीन झालीय पित्याविषयी आपण कोणत्याही प्रकारे शंका घेता का माने दैवाच तो प्रभाव है हे, हे तू जास अयोध्या बावीसावा सर्ग समाप्त